वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग पंधरावर हजारोनी यक्षश्रेष्ठ पीडित झाल्याचे पाहून धनाध्यक्ष कुबेर महायक्ष माणिचार याला होणारा दुराचारी पापी पापीवृत्या रावणारा यक्षेंद्रा मारुंटाक आणि युद्ध करणाऱ्या वीर यक्षांचा आधार असे म्हटल्यास अत्यंत दुर्जय असलेला महाबाहू मणिभद्र चार सहस्त्र यक्ष बरोबर घेऊन लढू लागला गदा मुसले प्रास शक्ति तोमर मुदगर अक्षर हाँ देर काुद्ध पहुन देव गंधर्व ब्रह्मवादी ऋषि अत्यंत चकित सहस्त्र यक्ष रणत मारले महोदरा ने नहस्त्र मारले क्रुद्ध युद्ध युद्धोत्सुक मारी राजा थोडक्यात क्षणात दोन सहस्र भूमीवर पाडले कुठे ते यक्षांचे सरळपणाचे युद्ध कुठे राक्षसते मायेच्या बळावर चाललेले युद्ध त्या बळाने पुरुष श्रेष्ठा ते युद्धात वरचड झाले मणिभद्र त्या युद्धात धूमराक्ष शिबिडला आणि त्याने जोराने मुसळचा प्रहार त्याच्या उरावर केला तरी तो चळला नाही मग माणिभद्राने गदा गरगर फिरवून धुमराच्या राक, डोक्यावर हाणली तेव्हा तो विवळ होऊन खाली पडला धूमरा तो रक्तबंबाळ होऊन पडलेला पाहून दशान युद्धात माणिभद्रावर धावून गेला क्रुद्ध होऊन दशान चालून येत असताना यक्ष श्रेष्ठ माणिभद्राने तीन शक्तीने त्याच्यावर प्रहार केले माणिभद्राचा ते प्रहार घेऊन त्याच्या मुकुटवर त्याने प्रहार केला त्याच्या त्या प्रहाराने तो मुकुट बाजूला पडला तेव्हापासून तो यक्ष पार्श्व मौली पार्श्वमौली तो महात्मा मणिभद्र रणातून निघून जाताच त्या पर्वतावर महाराज फार मोठा जयन झाला हाती गदा घेतलेल्या धनाध्यक्षाने हे दुरून पाहिले त्याच्यासोबत शुक्र प्रौष्ठपद पद्म शंख होते आपली प्रतिष्ठा गमावून बसलेल्या आपल्या भावाला त्याने रणत पाहिले आणि पितामहुला साजेल अशा रीतीने तो धीमान त्याला म्हणाला असताही तुझ्या डोक्यात उतरत नाही याचे फळ मागवून तू नरकात गेलास म्हणजेच तुला समजेल ज्या दुर्बुद्धी पुरुषाला मोहाने विष प्यावर सुद्धा अक्करत नाही त्याला परिणामानच त्याच्या कर्माचे फळ कळणार ज्या कोणत्या तुझ्या धर्मयुक्त आचरणाने ही स्थिती आज प्राप्त मोठे ही तुला प्राप्त झाली तिचा मोठ्या देवाना काही आनंद वाटत नाही पण हे तुला कळत नाही जो माता पिता विप्र आचार्य यांचा अवमान करतो तो यमराजाचा तावडीत सापडला म्हणजेच त्याला त्याचे फळ दिसते शरीराचा भरसा नाही असे असताना जो तपाचे पुण्य मिळवित नाही त्या मूर्खाला मिळल्यानंतर त्याची जी गती असेल ती मिळाल्यावर मागून पश्चाताप करण्याची पाळी येते कोणाही दुर्बुद्धीला मनाला येईल तसे वागल्याने सुबुद्धी लाभत नाही जसे कर्म करावे तसे त्याचे फळ भोगावे वृद्धी रूप बळ पुरत्व या गोष्टी पुण्यकर्माने जिंकून इहरोकी प्राप्त होत असतात पण तुझी ही अशी बुद्धी तेव्हा तू नरकाच जाणार तुझ्या या वाईट वागणुकीमुळे तुझ्याशी बोलणे ही नको हाच निर्णय घेतो असे म्हणून त्याने त्याच्या अमात्यावर एकदम प्रहार केले आणि मारीच्या दिवस पळत सुटले मग महात्मा यक्ष राजाने दशग्रिवाच्या डोक्यावर गदेचा प्रहार केला तरी तो आपल्या जागेवरून चळला नाही मग रामा त्या महाराणात परस्परांना मारू लागले ते दोघे यक्ष आणि राक्षस वेदनाने पीडितही झाले नाहीत थकलेही नाही तेव्हा राक्षस राजा वारुणास्त्राचे निवारण केले मग तो राक्षसरा कुबेराचा नाश करण्याकरता त्याने शेकडो सहस्त्र रुपये निर्माण केले तो दशानं वाघ फराह मेघ पर्वत सागर वृक्ष यक्ष दैत्य अशा रूपात त्याला दिसू लागला त्याने पुष्कळ रुपये घेतली पण तो त्यानंतर दिसेना मग दशान मोठे अस्त्र खाली हाती घेतले आणि मोठी गदा गर -गर फिरून फिरवून धनाध्यक्ष कुबेराचा मस्तकावर हडली त्या प्रहाराने पीडित होऊन तो रक्ताने भरून गेला आणि मूळ तोडलेल्या अशोक वृक्षाप्रमाणे धनादीप खाली कोसळला तेव्हा पद्म इत्यादी निधीरक्षकाने निधी त्याला वेढून उचलून नंदनवनात नेले धनेश्वराला जिंकल्यामुळे राक्षसेंद्राला अत्यंत हर्ष झाला त्याने आपल्या जयाचे चिन्ह म्हणून त्याचे पुष्पक विमान घेतले त्याला कांचनाचे स्तंभ होते वैदोर्य रत्नाने जडवलेली तोरणे होती मोत्यांच्या जाळ्यांचे त्याच्यावर आवरण होते सर्व काळी फळे देणारे वृक्ष त्याच्यात होते त्याचा वेग मनासारखा होता इच्छेनुरूप ते जाणारे होते त्याच्या पायऱ्या हिरे आणि सोने यांनी मढलेल्या होत्या त्याच्या वरच्या बैठका शुद्ध सोन्याच्या होत्या देवानाच वाहून नेणारे कधी झीज नसणारे मनाला आणि दृष्टीला सदा सुखदायी असे ते अत्यंत आश्चर्य वाटायला आणि नाना चित्रे असलेले विमान ब्रम्हदेवांनी निर्माण केलेले होते मनोहर थंडी लागत नसे किंवा उकडा होत नसे सर्व ऋतू देणारे आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या त्या इच्छागामी विमानात चढताच आपण त्रिभुवनात जिंकले असे दर्पाने भरून जाऊन त्या दुर्मती राजाला वाटले वैश्रवण देवाला जिंकून तो कैलास होऊन खाली उतरला आपले बळाने असा मोठा जय मिळवून झळकणारा किरीट आणि हार घातलेला प्रतापी राक्षस्रेष्ठ विमानात बसला असता यज्ञसभेत जसा अग्निश तसा तो शोभला उत्तरकांडाचा सर्ग समाप्त